स्कंध चौथा अध्याय तेरावा दैत्यांची फसवणूक जन्मजय राजा म्हणाला कप्ताने दैत्यांचे गुरुत्व स्वीकारून शुक्र रुपाने राहणाऱ्या निधी देवांचा अक्षय गुरु आणि अंगिरा मुनीचा पुत्र जो ब्रहस्पती त्याने कपट कसे काय केले सर्व धर्मशास्त्रांमध्ये सत्य हेच धर्माचे मूळ असून त्याच्याच योगाने परमात्म्याची प्राप्ती होते असे मुनी सांगितलेले आहे देवगुरुजर याप्रमाणे करू लागला तर संसारामध्ये सत्यवक्ता गृह कोण बरे संने ब्रह्मांडाचे ऐश्वर जरी प्राप्त झाले तरी आहारापेक्षा अधिक अन्न कोणीही भक्षण करीत नाही परंतु त्याच्याकरता मुनी सुद्धा का बरे कपट करण्यास प्रवृत्त होतात शिष्टांचा जर अभाव आहे तर शब्द प्रामाण्याचा उच्छेद झाला नाही काय त्याचप्रमाणे प्रवृत्ती झाली असता गुरुला तरी निंदास्पद कसे नाही देव सत्वगुणापासून मनुष्य रजोगुणापासून आणि तिर्यगनीतील प्राणी तमोगुणापासून उत्पन्न झाले आहेत प्रत्यक्ष देवगुरू जर स्वतः असत्य भाषण करणारा झाला तर रजोगुणापासून अथवा तमोगुणापासून उत्पन्न झालेले प्राणी कसे बरे सत्यवक्ते असणार त्या बृहस्पतीच्या धर्माचे स्वरूप तरी कोणते त्रैलोक्य जर असत्य झाले तर सर्व प्राण्यांची गती तरी काय होईल माझ्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे विष्णू ब्रह्मदेव इंद्र आणि इतरही सर्व सूर्यश्रेष्ठ जर कपट करण्याविषयी प्रवृत्त आहेत ते इतर मनुष्यांची कथा काय सर्वही तपोधन मुनी आणि देव काम आणि क्रोध यांच्या योगाने संतप्त झालेले असून त्यांचे अंतःकरण लोभाने ग्रस्त झाल्यामुळे कपटाविषयी दक्ष आहे। वशिष्ठ वामदेव विश्वामित्र आणि बृहस्पती हे जर पापकर्माविषयी रत आहेत तर मान्य मुने या त्रैलोक्यामध्ये धर्माची गती काय हे मुने इंद्र अग्नि चंद्रमा आणि ब्रम्हदेव हे जर परस्त्रीविषयी लंपट आहेत तर ह्या जगामध्ये साधुत्व कोठे शिल्लक आहे हे तरी एकदा आपण कथन करा हे निष्पाक मुने सर्व देव आणि मुनी जर लोभग्रस्त झालेले आहेत तर कोणाच्या बरे वचनाला मान द्यावा कोणाचा उपदेश घ्यावा व्यास म्हणाले विष्णू शिव ब्रम्हदेव इंद्र किंवा ब्रहस्पती तरी काय जो म्हणून देहधारी आहे तो विकाराने युक्तच असतो ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे सर्वच रागीटही आहेत हे पुरुष कोणते प्रकार नाही खरोखर गुणांची बाधा होतच असते कारणाशिवाय कार्य होईल कसे ब्रह्मादी सर्व देवांचेही कारण गुणच होत त्यांचे देह दुसऱ्या कशानेही उत्पन्न झालेले नसून 25 तत्वांच्याच योगाने उत्पन्न झालेले आहे योग्य काल त्यांनाही मरण येतच असते ह्याविषयी हे राजा संदेह मानू नकोस दुसऱ्याला स्पष्टपणे उपदेश करण्याविषयी सर्वच शिष्ट असतात परंतु स्वतःवर प्रसंग आला म्हणजे मात्र सर्वच शिष्टत्वापासून होतात काम क्रोध लोभ द्रोह अहंकार आणि मत्सर हे दोष आहेत परंतु ह्यांचा त्या सर्वदा असाच असतो ह्याशिवाय दुसऱ्या प्रकाराने हा शुभाशुभमय संसार खरोखर संभवनीयच नाही भगवान विष्णू सुद्धा कधी कधी उग्रतप करीत असतो तसुराधिपती कधी कधी तर लक्ष्मीच्या क्रीडेमध्ये होऊन दंग असतो कधी तो तरुण प्रभू तिच्या आधीन होऊन खरोखर वैकुंठामध्ये रममाण होत असतो तो दयासागर दानवांच्या बाणांनी अतिशय पीडित झाला असता कधी कधी त्यांच्याशी भयंकर युद्ध करीत असतो दैवामुळे कधी तो विजयी होत असतो आणि कधी पराजितही होत असतो हा भगवान सुद्धा निसंशय सुखदुःखानी ग्रस्त होत असतो योग युक्त होऊन कधी, कधी हा शेषावर शयन करीत असतो स्वभावातच निद्रेसान त्याग केलेला हा जगात्मा योग्य वेळी जागृतही होतो महेश्वर ब्रह्मा विष्णू इंद्र वगैरे देव आणि मुनी आपल्या संचिताचा आणि आयुष्याच्या मर्यादेला अनुसरूनच संचार करीत असतात रात्र पडली असता हे सर्व चराचर जगत कोठेतरी निसंशय गाढ निद्रेत असते आपल्या आयुष्याच्या अंती ब्रह्मप्रवृत्ती देवही आपल्या नाशाची इच्छा करीत असतात पुनरपी विष्णू शिव वगैरे देव प्रगटही होत असतात तस्मात हे राजा देहदारी प्राण्याला कामाने दोष प्राप्त होतच असतात ह्याविषयी तुला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही हे भूपते कामक्रोधादिकांनी हा संसार लिप्त झालेला आहे आणि म्हणूनच त्यापासून अलिप्त असलेला परमार्थ पुरुष सापडणे दुर्लभच आहे जो या संसाराला भीत असतो तो, तो परिग्रह करीतच नाही त्यामुळेच सर्व संघापासून मुक्त होऊन निर्भयपणे तो संचार करू लागतो प्राणी मात्र गुणत्रायाने बद्ध असल्यामुळेच चंद्राने गुरुभार्येचा उपभोग घेतला आणि गुरुही कनिष्ठ भ्रात्याच्या भार्येशी रममाण झाला रागलोभादिकांनी या संसार झालेला पुरुष गृहस्थाश्रमाचे अवलंबन करून कसावरी मुक्त होईल तस्मात सर्व प्रयत्नाने संसारातील आस्थेचा त्याग करून सच्चितानंद स्वरूप महादेवीची आराधना करावी तिचेच पूजन करावे हे राजा तिच्या माया गुणांनी हे सर्व चराचर जगत व्याप्त झाल्यामुळे मदिरीने बेशुद्ध झालेल्या उन्मत्त पुरुषाप्रमाणे भ्रमण करीत असावे ह्यास्तव तिच्याच आराधनाने त्या गुणांचा नाश करून विचारी पुरुषाने मुक्तीचे अवलंबन करावे मुक्तीला दुसरा मार्ग नाही पूजा प्राप्त होऊन महादेवीने जोपर्यंत कृपा केली नाही तोपर्यंत मनुष्याला सुख कोठून होणार असा दुसरा आहे तरी कोण जिच्या आराधनेमुळे जीवन मुक्ती प्राप्त होते त्या दयासागर देवीचे निष्कटपणाने पूजन करावे दुर्लभ मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावरही ज्यांच्या हातून महेश्वरीची सेवा झाली नाही ते जिन्याच्या वरच्या पायरी पासून खालच्या पायरीपर्यंत घसरत अधोगतीला गेले आहेत असे मी समजतो अहंकाराने हे विश्व व्याप्त झाले असून तीन गुणांनी व्यापलेले असल्यामुळे असत्याने बद्ध आहे तेव्हा महादेवीच्या सेवेशिवाय दुसऱ्या मार्गाने प्राणी मुक्त कसा होई म्हणून सर्व काही सोडून देऊन सर्वांनी भुवनेश्वरीचीच आराधना करावी जन्मजय राजा म्हणाला हे पितामह रूप धारण करून गुरुने दैत्यांकडे जाऊन काय केले शुक्र केव्हा परत आले हे आपण मला कथन करा व्यास म्हणाले हे राजा शुक्ररूप धारण करून गुप्तपणाने दैत्यांमध्ये राहून त्या महात्मा गुरुने पुढे काय केले हे मी आता तुला सांगतो तू श्रवण कर गुरु दैत्यांना उपदेश करू लागला तेही आपला हा गुरु शुक्रच आहे असे समजू लागले त्याच्यावर अतिशय विश्वास ठेवून ते त्याच्या शुश्रूषेमध्ये तत्पर झाले अतिशय मोहग्रस्त झालेले ते दानव हा शुक्रच आहे असे समजून विद्येकरता त्या ब्रहस्पतीला शरण गेले गुरुने फसवले कारण लोभामुळे कोणाला बरे मोह होत नाही दशवर्षात्मक काल पूर्ण होऊन जयंतीला दिलेले वचन परिपूर्ण होण्याचा समय आला असता जयंतीसह क्रीडा करीत असलेल्या त्या शुक्राला आपल्या यजमानांचे स्मरण झाले शुक्राला वाटले माझे यजमान खरोखर माझी मार्ग प्रतीक्षा करीत बसले असतील म्हणून त्या माझ्या यजमानांकडे जाऊन मी त्यांची भेट घेतो म्हणजे त्या माझ्या भक्तांना देवापासून भय प्राप्त होणार नाही असे मनातळून शुक्रजयंतीला म्हणाला हे चारुनयने आज तुझा दशवार्षिक काल संपूर्ण झाला आहे तस्मात हे देवी मी माझ्या यजमानांना भेटण्याकरता जातो हे सुंदरी मी पुनरपी सत्वर तुझ्या समीप येईन ह्यावर पतिव्रता धर्म जाणणारी ती जयंती त्याला म्हणाली ठीक आहे हे गमन करावे मी आपल्या विचारा विचाराबाहेर नाही हे तिचे भाषण ऐकल्यावर शुक्र तेथून सत्वर निघाला तो तेथे दानवा समीप बृहस्पती सौम्य वेश धारण करून यज्ञाची जात निंदा आहे असा स्वकृत जैन धर्माचा कपटाने त्यांना उपदेश करीत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले ते तेथे बृहस्पती तेव्हा दैत्यांना असे सांगत होते की हे दैत्य हो हे असुरू हो मी खरोखरच तुमच्या हिताची गोष्ट सांगत आहे अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म होय आता प्राण्यांचाही वध करणे योग्य नव्हे विषय लंपट आणि जिव्हेंद्रिय तृप्त करण्यास सोकावलेल्या द्विजांनी जरी वेदामध्ये हिंसा दर्शवली आहे तरी हिंसा न करणे हे श्रेष्ठ व्रत आहे अशा प्रकारची कल्पित वेदशास्त्र वेदशास्त्रविषयक वाक्ये गुरु कथन करीत असल्याचे ऐकून भृगुपुत्र शुक्र विस्मयचकित झाला तो मनामध्ये म्हणाला खरोखर हा गुरु माझ्या द्वेषासच पात्र आहे अरे या धूर्ताने निसंशय माझ्या यजमानांना फसवले आहे पापरूप लोभाने प्रेरित झाल्यामुळे गुरु असत्य भाषण करू लागला तेव्हा ह्या पापाचे बीज आणि नरकाचे महाद्वार असलेल्या या लोभाचा धिक्कार असो ज्याचे वचन प्रमाण मानतात आणि जो सर्व देवांचा गुरु अशा धर्मशास्त्राच्या प्रवर्तांनी सुद्धा देवगुरु सुद्धा पाखंड पंडित झाला आहे तर लोभामुळे अंतकरण दूषित झालेला इतर पुरुष काय बरे पातक करणार नाही कपट अशा सर्व काही गोष्टींचा स्वीकार करून हातजोत्तम अतिशय मूड झालेल्या ह्या दैत्य यजमानांना फसळीत आहे हा गुरु खरोखरच कपटाचरणी आहे सर्वच देव लोभी होऊन कपट करीत आहेत आता काय बरे करावे अध्याय तेरावा समाप्त